पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण चौथे आहार हवा पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही हे खरे तरी मनुष्याचा निर्वाह हा अन्नानेच होऊ शकतो अन्न हा त्याचा प्राण आहे आहार तीन प्रकारचा आहे असे म्हणता येईल मांसाहार शाकाहार आणि मिश्र आहार असंख्य माणसे मिश्र असतात मांसात मच्छी आणि पक्षी यांचा समावेश होतो दूदे हे कोणत्याही रीतीने शाकार म्हणून मानता येणार नाही तसेच लौकिक भाषेत ते कधी मांसाहातही गणलेले नाही त्याचे रूप बघितले तर ते मांसाचेच रूप आहे जे गुण मांसात आहेत ते बहुतांशी दुधात आहेत डॉक्टरी भाषेत त्याची गणना प्राणीज आहारात अनिमल फूडमध्ये करण्यात आली आहे डॉक्टरी मत मुख्यत्वे मिश्र आहाराकडे झुकते अर्थात पश्चिमेकडे डॉक्टरांचा असा एक मोठा वर्ग आज आहे की ज्यांचे मत मनुष्याच्या शरीराची रचना पाहता तो शाकाहारीच आहे असे आहे, त्याचे दात कोठा तो शाका असल्याचे सिद्ध करतात शाकात फळांचा समावेश केला आहे आणि फळात ओळी व सुकी दोन्ही प्रकारची फळे येतात सुक्या फळात बदाम पिस्ते आक्रोड वगैरेचा समावेश होतो माझा पक्षपात शाकाराकडे असूनही अनुभवाने मला दूध आणि दुधाचे लोणी दही इत्यादी पदार्थ या मनुष्य शरीराचा निभावपूर्णपणे लागू शकत नाही असे कबूल करावे लागले आहा माझ्या विचारात हा महत्वाचा बदल झाला आह दुधातुपा वाचून सहा वर्षे मी काढली आह त्यावेळी माझ्या शक्तीत कसलीही कमतरता आली नव्हती पण माझ्या अज्ञानामुळे मी एकोणीशे साली जबरदस्त आमांशाने आजारी पडलो शरीर अस्थिपंज झाले हट्टाणे औषध घेतले नाही आणि तितक्याच अट्टाने दूध किंवा ताकही घेतले नाही काहीही केल्या शरीर भरूनच येईना दूध न घेण्याच मी व्रत घेतले होते डॉक्टर म्हणाल पण ते गाई मशीचे दूध न घेण्याचे व्रत आहे ना पत्नीने डॉक्टरांना हो सो मिळवून म्हटले शेळीचे दूध घ्यायला काय हरकत आहे आणि मी पाघळलो खरे पाहता ज्याने गाईमशीच्या दुधाचा त्याग केला आहे त्याला शेळीचे वगैरे दूध घेण्याची तरी मुभा कशी असेल कारण त्या दुधात द्रव्ये त्याच प्रकारचे असतात फरक फक्त प्रमाणाचाच असतो तेव्हा माझ्या व्रतांच्या अक्षरांचेच पालन झाले त्याचा आत्मा मारला गेला काहीही म्हणा शेईचे दूध लगेच आले मी ते घेतले माझ्यात नव चैतन्य आले शरीरात शक्ती आली आणि मी आजारपणातून उठलो या आणि अशा अनेक अनुभवावरून मी नाईलाजाने दुधाच्या पक्षाचा झालो आहे पण मला असा दृढ विश्वास वाटतो की ज्या असंख्य वनस्पती आहेत त्यात एखादी अशी असेलच की जी दुधाची किंवा मांसाची गरज संपूर्णपणे भागविल आणि त्याच्या दोषातून मुक्त असेल पण हा शोध होईल तेव्हा खरा माझ्या दृष्टीने दुधात आणि मांसात दोष आहेतच करता आपण पशु पक्ष्यांचा नाश करतो आणि आईच्या दुधाशिवाय इतर दुधावर आपला काय अधिकार या नैतिक दोषाव्यतिरिक्त इतर दोष आहेत के ते केवळ आरोग्याच्या दृष्टीने आहेत दुधात आणि मांसात ते ज्याचे असेल त्या प्राण्याचे दोष उतरतातच पाळलेले पशू सामान्यपणे आरोग्य नसतात माणसांना तसेच पश्नाही अनेक रोग होतात पुष्कळ परीक्षा करूनसुद्धा कित्येक रोग परीक्षकाच्या नजरेतून सुटतात सर्वच पशूंची कसून परीक्षा होणे अशक्यप्राय वाटते माझी गोशाळा आहे मित्रांची मदत करता मला विनाश आयास मिळत असते पण माझ्यापाशी असलेली जनावरे निरोगीच असतील असे मला खात्रीपूर्वक सांगता येत नाही याच्या उलट असे आडून आले आहे की जी गाय निरोगी म्हणून आम्ही समजत होतो ती शेवटी रोगी असल्याचे सिद्ध झाले हा शोध लागण्यापूर्वी या रोगी गायीच्या दुधाचा उपयोग अर्थात होतच होता आसपासच्या शेतकऱ्यांकडून सुद्धा सेवाग्राम आश्रम दूध घेतो त्यांच्या जनावरांची परीक्षा कोण करणार दूध निर्दोष आहे की नाही ही परीक्षा करणे कठीण आहे म्हणून दूध उकळून घेऊन तेवढ्या वेळच समाधान मानून काम चालविले पाहिजे इतर सर्व ठिकाणी तर आश्रमांपेक्षाही कमीच परीक्षा होण्याचा संभव आहे जी गोष्ट दुबत्या जनावरांना लागू तीस मांसाकरता कत्तल होणाऱ्या पशूंनाही विशेषच लागू पडत पण बहुतांशी आपले काम राम भरोस चालत असत मनुष्य आपल्या आरोग्याची चिंता कमीच ठेवतो त्याने करता डॉक्टर वैद्य हकीम वगैरेची तटबंदी उभी करून ठेवली आहे आणि त्यांच्या भरोशावर तो स्वतःला सुरक्षित समजतो त्याला मोठी चिंता धन प्रतिष्ठा वगैरे मिळविण्याची असते आणि ही चिंता इतर चिंत्यांना गिळवून टाकते म्हणून जोवर परोपकारी वैद्य डॉक्टर हकीम कसोशिने संपूर्ण गुणकारी आणि शी वनस्पती शोधून काढू शकलेले नाही तोवर मनुष्य मांसाहार व दुग्ध आहार करीतच राहणार आता युक्ताहाराचा विचार करू मनुष्य शरीराला स्नायू बांधणाऱ्या उष्णता देणाऱ्या चरबी वाढविणाऱ्या क्षार देणाऱ्या आणि मळ बाहेर काढणाऱ्या द्रव्यांची गरज असते स्नायू बांधणारी द्रव्ये दूध मांस डाळी आणि सुकामेवा यातून मिळतात दूध मांसातील द्रव्ये डाळी वगैरेपेक्षा अधिक सहज पासतात आणि सर्वांशांनी अधिक लाभदायी होतात दूध आणि मांस यातसुद्धा दूध वरचढ मांस पचूश नसेल तर दूध पचू शकते असे डॉक्टर म्हणतात आणि मांसाहार न करणाऱ्याला तर दुधाची मोठी मदत होते पचण्याच्या दृष्टीने न शिजलेली अंडी सर्वात चांगली म्हटली जातात पण दूध किंवा अंडी सर्वांना मिळू शकत नाहीत आणि सर्व ठिकाणीही मिळत नाहीत दुधाविषयी एक अतिशय अगत्याची गोष्ट येथेच जाता जाता सांगतो ज्यातून लोणी काढून घेतलेले असते असे, असे दूध टाकवून असते तो अत्यंत मोलाचा पदार्थ आहे कित्येक वेळा तर लोणी असलख्खा दुधाहूनही उत्तम असत दुधाचा मुख्य गुण स्नायूवर्धक प्राणी द्रव्य पूर्वीन हा आह लोणी काढून घेतल्यानंतर सुद्धा ते द्रव्य कायम राहत लोणी निश काढता येईल असे यंत्र अजून बनलेले बनल बनण्याची शक्यताही कमीच आह पूर्ण दूध किंवा अपूर्ण दूध याशिवाय इतर पदार्थाचाही आहारात जरूर असताच्या खालोखाल गहू बाजरी ज्वारी तांदूळ इत्यादी धान्यांचा नंबर लागते हिंदुस्थानात प्रांताप्रांताला धान्य वेगवेगळे आढळून येते पुष्कळ ठिकाणी केवळ स्वादाकरता एकाच गुणांची एकाहून अधिक धान्य एकाच वेळी खाण्यात येतात उदाहरणार्थ गहू बाजरी आणि भात तिन्ही वस्तू एकमेकांबरोबर थोड्या घेण्यात येतात शरीराच्या पोषणाकरता अशा मिश्रणाची गरज नाही त्यायोगे अन्नाच्या प्रमाणावर ताबा राखता येत नाही कोठ्याला फाजील काम पडते एका वेळी एकच धान्य घेणे योग्य म्हणता येईल धान्यातून मुख्यत्वे स्टार्च मिळतो सर्व धान्यात गहू हा राजा आहे जागा गळगडे नजर टाकली तर गहू जास्तीत जास्त खाल्ला जातो असे दिसून येईल गहू जर मिळाला तर आरोग्याच्या दृष्टीने तांदूळ अनावश्यक आहे जर गहू मिळत नसेल आणि बाजरी ज्वारी इत्यादी मानवत किंवा आवडत नसेल तर तांदूळ खाणे योग्य कोणतेही धान्य असो ते, ते बरोबर स्वच्छ करून घरच्या दात्यात दळून न चाळता वापरावे त्याच्या कोंड्यात सत्व असते आणि क्षार असतात ही दोन्ही फार उपयुक्त पदार्थ आहेत शिवाय त्यात असा एक पदार्थ असतो की जो ना पस्ता निगुंजातो, तो आपल्याबरोबर मळई बाहेर काढतो तांदूळाचा दाना नाजूक असल्यामुळे निसर्गाने त्याच्यावर कवच घातलेले असते ते खाण्याच्या उपयोगाचे नसते म्हणून तांदूळ काढतात वरचे कवच काढण्यापुरते ते कांडावेत गिरणीत काढलेल्या तांदुळाच्या वरचा कोंडा सुद्धा निघून जाईल इतक्यापर्यंत ते काढले जातात त्याचे कारण असे आहे की जर तो कोंडा कायम ठेवला तर तांदुळात लगेच अळया पडतात कारण या कोंड्यात फार गोडी असते गव्हाचा किंवा तांदूळाचा कोंडा जर काढून टाकला तर फक्त स्टारच शिल्लक राहतो आणि कोंडा निघून गेल्याने धान्याचा अतिशय मोलाचा भागच निघून जातो गव्हा तांदूळाचा नुसता कोंडा सुद्धा शिजवून खाता येतो त्याची भाकरी बनू शकते कोकणी तांदूळाचे पीठ करून त्याची भाकरीच गरीब लोक खातात तांदुळाच्या पीठाची भाकर भाजून खाणे पूर्ण तांदू शिजवून खाण्यापेक्षा कदाचित जास्त पाचक असेल आणि कमी खाल्ल्याने पुरते समाधान देत असेल आपल्याकडे भाकर वरणात किंवा भाजीत बुडवून खाण्याची सवय आहे त्यायोगे भाकर बरोबर सावली जात नाही स्टारचे पदार्थ चावले जातील आणि तोंडातल्या लाळेशी मिसळून जातील तेवढे चांगले ही लाळ स्टार मदत करते न चावता अन्न जर नुसतेच गिळले तर ती मदत मिळू शकणार नाही म्हणून चावावे लागेल अशा अवस्थेतले अन्न खाणे लाभकारी आहे स्टार्च प्रदान धान्याचा खालोखाल स्नायू बांधणाऱ्या डाळींना स्थान देण्यात येते डाळ नसलेला आहार सर्वजण अपूर्ण मानतात मांसारी मनुष्याला सुद्धा डाळही पाहिजेच ज्यांना मेहनत करावी लागते आणि ज्यांना पुरेसे किंवा मुळीच दूध मिळत नाही त्यांना डाळ नसली तर चालू शकणार नाही हे समजण्याजोगे आहे पण ज्यांना शारीरिक काम कमी करावे लागते उदाहरणार्थ मुसुदी व्यापार वकील डॉक्टर किंवा शिक्षक आणि ज्यांना दूध गरज असते त्यांना डाळीची काही गरज नाही हे सांगताना मला सुद्धा संकोच वाटत नाही सामान्यपणे लोक डाळ हा जड आळा समजतात आणि स्टार्च प्रधान धान्यांपेक्षा फार कमी प्रमाणात ती घेतात द्विदल धान्यात वाल वाटाणा ही फार जड आणि मूग मसूर ही अलकी धान्य समजतात मांसारी माणसांना डाळीची मुळीच गरज नाही हे स्पष्ट आहे ते फक्त स्वदाकरताच डाळ खातात द्विदल धान्य न भरडता रात्रभर ओले ठेऊन त्याला मोड फुटले की तोळाभर चावून चावून खाल्ले तर फायदा होतो तिसरे स्थान भाजीपाला आणि फळे यांना देणे योग्य होईल भाजीपाला आणि फळे हिंदुस्थानात स्वस्त असायला पाहिजेत पण तशी ती नाही तो फक्त शहरवासियांचाच आहार समजला जातो खेड्यात ताजी वनस्पती भाजी क्वचित मिळायची आणि पुष्कळ ठिकाणी फळेही नेसायची या आहाराची कमतरता हा हिंदुस्थानच्या संस्कृतीवर एक मोठा कलंक आहे, खेड्यातील लोक मनात आणतील तर त्यांना असली भाजी पुष्कळ काढता येईल फळधारांच्या बाबतीत मात्र अडचण आहे खरी कारण जमीन लागवडी लागवडीसंबंधीच कायदे कडक आणि गरीबांना दडपून टाकणारे आह पण हि विषयांतर झाल ताज्या वनस्पती भाज्यात पालेभाजी जी मिळेल ती पुरेशा प्रमाणात रोज घेतली पाहिजे ज्या भाज्यात स्टार्स प्रदान आह त्याची गणना येथे भाजीत मी कलि नाही स्टार्स प्रदान भाज्यात बटाटे रताळी कंद सुरणाचा गड्डा या घालता येतील त्यांना धान्याचे स्थान दिले पाहिजे इतर भाज्या भरपूर प्रमाणात घेतल्या पाहिजेत काकडी घोळ मोहरी शेपू टोमॅटो या भाज्या शिजवण्याची काहीच जरूर नाही त्या निवडून स्वच्छ करून आणि बरोबर धुवून थोड्या प्रमाणात कच्च्याच खाव्यात फळांच्या बाबतीत मोसमात मिळतील ती फळे घ्यावीत आंब्याच्या मोसमात आंबे जांभळाच्या मोसमात जांभळे पेरू पपया द्राक्षे गोडवा व आंबटलिंबे आणि मोसंबी संत्री वगैरे फळांचा योग्य उपयोग झाला पाहिजे फळे सकाळच्या वेळी उत्तम दूध आणि फळे सकाळी ने पुरते समाधान मिळते जे लवकर जेवतात त्यांनी सकाळी फक्त फळे खाणे हे इष्ट आहे केळे हे फार चांगले फळ आहे पण ते स्टार्शमय असल्याने भाकरीची जागा घेते केळी दूध आणि भाजी संपूर्ण आहार झाला मनुष्याच्या आहारात थोड्याफार प्रमाणात स्निग्ध पदार्थांची जरुरी आहे ती तेल तुपातून मिळते तूप जर मिळू शकले तर तेलाची काही गरज नाही तेलेपासण्याला जड असतात शुद्ध तुपा इतकी ती गुणकारी नाही सर्वसामान्य मनुष्याला तीन टोळे तीस ते पस्तीस ग्रॅम तूप जर मिळाले तर ते पुरेसे समजावे दुधात तूप येतेच ज्यांना तूप घेणे परवडत नाही त्यांनी तितके तेल घेतले तर चरबी मिळू शकते तेलात तिळाचे खोबऱ्याचे भुईमुगाचे तेल चांगले ते ताजे असावे म्हणून देशी घाण्याचे मिळाले तर उत्तम तेल तूप बाजारात मिळते ते जवजव टाकाव असते ही खेदाची आणि लज्जेची गोष्ट आहे पण जोवर कायद्याने किंवा लोकशिक्षणाने व्यापारात प्रामाणिकपणा दाखल होत नाही तोवर लोकांनी काळजी घेऊन स्वच्छ वस्तू मिळवल्या पाहिजेत स्वच्छ न मिळाल्या तर वाटेल तसा घेऊन संतोष मानू नये खवड तूप किंवा तेल खाण्यापेक्षा तेल तुपाशिवाय राहणे अधिक चांगले जशी स्थिनतेची आहारा जरूर आहे तशीच गुळाची व साखरेची आहे जरी गोड फळातून पुष्कळ गोडू मिळू शकते तरी दोन ते तीन तोळे 30 ग्रॅम गुळ साखर घेण्यात नुकसान नाही गोड फळे नसली तर गुळ साखरेची गरज आहे पण आजकाल मिठाईवर जो भर देण्यात येत आहे तो बरोबर नाही शहरातील माणसे मिठाई फाजील खातात खीर बासुंदी श्रीखंड पेढे बर्फी जिलेबी वगैरे मिठाई लोक खातात ती सर्व अनावश्यक आहे फाजील खाण्याने नुकसान होते जा देशात करोडो माणसांना पुरते सुद्धा मिळत नाही तेथे जे पकवान खातात ते, खाता, ते चोरीचे खातात असे म्हणण्यात सुद्धा अतिशय वाटत नाही जी गोष्ट मिठाईची ती तेला तेला तुपा तेलाची तेला तुपात तळलेले पदार्थ खाण्याची मुळीच आवश्यकता नाही पुरी लाडू वगैरे बनविण्यात जो खर्च होतो तो निव्वळ अविचाराचा खर्च आहे ज्यांना सवयी नाही अशा लोकांना त्या वस्तू खाववतच नाहीत इंग्रज लोक आपल्या देशात येतात तेव्हा आपल्या मिठाईचे आणि तेलात तळलेले पदार्थ ते खाऊ शकत नाहीत ज्यांनी खाल्ले ते आजारी पडले हे मी अनेक वेळा पाहिले आहे स्वाद ही कमवलेली वस्तू आहे जो स्वाद भूकेमुळे उत्पन्न होतो तो पंचपक्वांनाच नसतो भूकेला मनुष्यनुसती भाकरी अत्यंत चवीने खाईल ज्याचे पोट भरल्या असा मनुष्य उत्तमोत्तम म्हणले जाणारे पक्वांनाही खाऊ शकणार नाही किती प्रमाणात आणि किती वेळा आहार घ्यावा याचा आपण विचार करू कोणताही आहार औषध म्हणूनच घेतला पाहिजे चवी करता घेता कामा नाही सर्व प्रकारचा स्वाद हार जात असतो आणि रस हा भुकेत असतो कोठा कायम मागतो हे फार थोड्यांनाच कळते कारण सवयी वाईट लागलेल्या असतात जन्मदाते आईबाप काही त्यागी किंवा संयमी नसतात त्यांच्या सवयी थोड्याफार प्रमाणात मुलात उतरतात गर्भधानानंतर माता जे खातात त्याचा परिणाम बालकांवर होणारच त्यानंतर बाल्यावस्थेत आई अनेक गोडदोड पदार्थ करून घालते आपण स्वतः खाते ते मुलांना खाऊ घालते त्यामुळे कोठ्याला वाईट सवयी लहानपणापासूनच लागतात त्या सवयीवर मात करणारे अतिशय विचारी लोक थोडेच असणार पण जेव्हा मनुष्यात जाणीव उत्पन्न होते की आपल्या शरीराचे आपण रक्षक आहोत आणि शरीर हे सेवार झालेले आहे तेव्हा शरीर स्वास्थ्याचे नियम समजून घेण्याची त्याला इच्छा होते आणि त्या नियमांचे पालन करण्याचा तो खूप प्रयत्न करतो वरील दृष्टीने बुद्धिजीवी मनुष्याचा रोजचाहार खालील प्रमाणे योग्य म्हणता येईल एक दोन रत्तल 900 ग्रॅम गाईचे दूध 2. सहा अंश म्हणजे 15 तोळे 170 सत्तर ग्रॅम धान्य गहू तांदूळ बाजरी इत्यादी मिळून 3. भाजीत पाला भाजी तीन अंश पंच्याऐंशी ग्रॅम आणि 5 अंश एकशे चाळीस ग्रॅम इतर भाजी 4. एक अंश कच्ची भाजी पाच तीन तोळे 35 ग्रॅम तूप किंवा 4 तोळे पंचेचाळीस ग्रॅम लोणी सहा तीन तोळे गूळ किंवा साखर सात ताजी फळे जी मिळतील ती रुचीप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे आठ रोज दोन लिंबे असली तर बरी ही सर्व वजने कच्च्या म्हणजे न पदार्थांची आहेत मिठाचे प्रमाण दिले नाही रुचीनुसार वरून घ्यावे आंबट लिंबाचा रस भाजीत मिसळून किंवा पाण्याबरोबर घेता येईल दिवसातून आपण किती वेळा खावे पुष्क पुष्कळजण फक्त दोनच वेळा खातात सामान्यपणे तीन वेळा खाता येईल सकाळी कामाला जाण्याच्या अगोदर दुपारी आणि संध्याकाळी किंवा रात्री यापेक्षा जास्त वेळा खाण्याची काही जरूर नसते शहरात कित्येकजण वरचेवर खातात ते नुकसानकारक आहे कोठ्याला विश्रांतीची गरज असते